पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण आठवे माझी हकालपट्टी माझ्या वर्गाचे म्हणजे मध्यमवर्गाचे माझे राजकारण होते त्यावेळी जे शब्दनिष्ठ राजकारण मध्यमवर्गापुरतेच असे नेमस्त झाले काय अगर जहाळ झाले काय सगळे मध्यम वर्गाचेच प्रतिनिधी त्यांनी आपल्या वर्गहितासाठी निर्णया सुरात हकाटे चालविली होती वरिष्ठ मध्यमवर्गातल्या मूळभर लोकांचे प्रतिनिधी म्हणजे नेमस्त त्यांना ब्रिटिश राजवटीच बहुधा बरकत प्राप्त झाली होती त्यांचा चालू सामाजिक प्रतिष्ठि व हिताला बाद आणल असा कोणताच मूलग्राही पालट त्यांना पसंत पडण शक्य नव्हत ब्रिटिश नोकरशाहीशी व जमीनदार वर्गाशी त्यांच हितसंबंध निगडीत झाल होत जहाल हनिष्ठ मध्यमवर्गाच पुरस्कर्त म्हणून उभी होत कारखान्यांमधल कामगार महायुद्धामुळे संख्यक्ढल होत ठिकठिकाणी त्यांच स्थानिक तरी असलचा प्रभाव फारसा पडत नसे, शेतकरी मात्र आंधळा दरिद्री व दुःखी असा राहिला होता दैवाशी जुळत घेऊन सरकार जमीनदार सावकार छोटे अधिकारी, शिपाई वकील भटजी या सर्वांच्या लाथाखात आणि पिळणूक सहन करीत तो स्वस्त पडला होता वृत्तपत्र वाचणाऱ्याच्या मनात हिंदुस्थानात लक्षावधी कामकरी शेतकरी आह अथवा त्यांना समाजात काही महत्वाच स्थान आह असा विचारसुद्धा डोकावला नसता ब्रिटिशांच्या मालकीची अँग्लो इंडियन वृत्तपत्रे बड्या अधिकाऱ्यांच्या बातम्यात ओढ्या छापत त्यांचे नास, त्यांच्या जेवणावळी त्यांची नाटके वगैरे मजकृत्या सविस्तर असावयाचा हिंदुस्थानच्या माणसाचा राजकीय दृष्टिकोन ते कशाला मांडतील काँग्रेस अधिवेशनाचे वृत्त देखील पानावर चार ओळीत असावायचे पण एखाद्या प्रमुख अगर फुसक्या हिंदी गृहस्थाने काँग्रेसची निंदा केली की मग ती मात्र ठळक जागी द्यावयाची कधीकधी संपाविषयी उजळता उल्लेख आणि शेतकरी भागात एखादे बंडस उभे राहिले तर त्याचाही नामनिर्देश होई हिंदी वृत्तपत्रांनी इंग्रजी पत्रांचाच कित्तापुढे ठेवला असला तरी राष्ट्रीय चळवळीला ते बरेच महत्वाचे स्थान देत असत हिंदी लोकांची एखाद्या छोट्या मोठ्या जागे नेमणूक झाली की त्यांना त्याचे मोठे महत्व वाटे जमिनीची फेरतपासणी होऊ लागली की सरकार सारा वाढवायचा हे ठरल्यासारखेच असे त्याविरुद्ध वृत्तपत्रातून मोठा गिल्ला होईल कारण वाढत्या साऱ्यामुळे जमीनदाराच्या खिशाला बसे गरीब कुळांसी ना दाद ना फिर्यात वृत्तपत्रे बहुधा जमीनदार व कारखानदारांच्या हातीच असत राष्ट्रीय वृत्तपत्राची ही अशी होती प्रारंभीची काँग्रेसची नेहमीची मागणी म्हणजे कायमदारा पद्धतीचे जमीनदारांचे हित साधण्याचा यातील उद्देश स्पष्ट होता त्यात कुळांचा उल्लेख मुळीच दिसून येत नाही राष्ट्रीय चळवळीच्या वाढीबरोबर गेल्या वीस वर्षात परिस्थितीत फारच बदल घडून आला आहे आणि आपले हिंदी वाचक कायम ठेवण्यासाठी अँग्लो इंडियन वृत्तपत्रेही हिंदी राजकीय प्रश्नास महत्वाचे स्थान देऊ लागली आहे हिंदी वृत्तपत्रांची दृष्टी मात्र जरा अधिक व्यापक झाली असून हल्लींची टू म्हणून शेतकरी कामकऱ्यांबद्दल ती थोडीफार आस्था दाखवतात औद्योगिक व ग्रामीण प्रश्नांकडेही ती लक्षपूर्वक पाहू लागली आहे असे असले तरी पूर्वीप्रमाणे आताही आपल्या जमीनदार व कारखानदार मालकांच्या हितासंबंधीचे विचार त्यात मुख्यतः आढळून येतात पुष्कळ हिंदी संस्थांकही वृत्तपत्र पैसे पैसिगुंतवून स्वतःचा फायदा करून घेत आह ज्या वृत्तपत्रांच मालक काँग्रस्तिसादही नाही त्यांनाही काँग्रस्त पक्षाची वृत्तपत्र असत काँग्रस्त नाव लोकप्रिय आह तिथे फायदा उकरण्यासाठी काही व्यक्ती व गट त्याचा उपयोग करीत असतात खऱ्या जहालमजांचा पुरस्कार करणाऱ्या वृत्तपत्रांना मात्र दंड व दडपशाही या गंडांतरापासून सदोदित भय असत एकोणीशे वीस सालापर्यंत शेतात व कारखान्यात राबणाऱ्या मजुरांच्या परिस्थितीविषयी मला काहीच माहिती नव्हती माझा सारा राजकीय दृष्टिकोन मध्यमवर्गीय होता भीषण दारिद्र्य व दुःख मजुरांमध्ये पसरले आहे हे मला ठाऊक होते आणि राजकीयदृष्ट्या हिंदुस्तान स्वतंत्र झाला की या प्रश्नांचे निराकरण करणे हे काम प्रथम हाती घेतले पाहिजे असंही मला वाटे परंतु पुढचा अपरिहार्य टप्पा म्हणजे मध्यमवर्गाच्या वर्चस्वाखाली नांदणारा हिंदुस्तान याबद्दल मला शंका वाटत नसेल गांधीजींच्या चंपारण्यातील व कैराममधील चळवळीनंतर मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जरा अधिक लक्ष देऊ लागलो परंतु एकोणीशे वीस सालच्या राजकीय चळवळीस माझ्या डोक्यात घुळत होत्या माझ्या दृष्टीसमोर क्षणिजावर उदयास येत असलेल्या असहकारतेचीच चित्रे येत होती त्याच सुमाराला माझ्या राजकीय जीवनात एक नवीनच प्रकर उद्भवून त्याला पुढे फार महत्व प्राप्त झाले जवळजवळ यद्यछया मी शेतकऱ्यात खेचलो गेलो म्हणा तो प्रसंग असा माझी आई व कमला माझी पत्नी आजारी होत्या एकोणीशे च्या मे महिन्याच्या प्रारंभी मी त्यांना घेऊन मसुरीला गेलो माझे वडील एका मोठ्या राज्याच्या खटल्यात गुंतले असून चित्तरंजन दास त्यांच्या विरुद्ध बाजूला होते आम्ही मसुरीला सवाळ हॉटेलात उतरलो त्यावेळी तिथ अफगाण व ब्रिटिश वकिलात तहाचा वाटाघाटी सुरु होत्या अफगाण वकील सवाळ हॉटेलातच उतरले होते ते दूरदूरच राहत एकीकडे भोजन करीत व सार्वजनिक दिवाणखान्यात फिरकतही नसत मला ही त्यांची विशेष विचारपूस करण्याचे कारण नव्हते एक महिना गेला तरी अफगाण वकिलतेपैकी एकाही माणसाचा चेहरा माझ्या नजरेला पडला नाही आणि पाहिला असला तरी मला ओळख पटली नाही एके दिवशी संध्याकाळी पोलीस सुप्रिटेंडंट अचानक माझ्या खोलीवर आली आणि स्थानिक सरकारकडून त्यांना आलखि पत्र त्यांनी मला दाखवले त्यात मी अफगाण वकिलातीशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही असे माझ्याकडून लेखी लिहून घेण्यात याव असे लिहिले होते मला हे विचित्र वाटल कारण संबंध एका महिन्याच्या अवधीत मी त्यांना एकदाही डोळ्यांनी देखले नव्हते व पुढेही नजरेला पडण्याचे कारण नव्हते सुप्रिंडेंटला ही गोष्ट माहीत होती कारण अफगान वकील मंडळावर त्याचे बारीक लक्ष असे खरे म्हणजे गुप्त पोलीस खात्याचे टोळक्याच्या टोळके तिथे ते टेहळणीवर होते लेखी हमी लिहून देणे माझ्या स्वभावाविरुद्ध होते म्हणून मी त्याला नकार दिला त्याने मला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला भेटाव्यास सांगितले मी त्याप्रमाणे गेलो माझा नकार कायम राहिल्यामुळे माझ्यावर हद्दपारीचा हुकूम बजावण्यात आला व डेहराडून जिल्हा चोवीस तासात सोडून जाण्याची आज्ञा झाली याचा अर्थ असा की मसुरीहून काही तासातच तस मुक्का हळणे जरूर होते आजारी आईल व पत्नीला तेथेच ते सोडून जावे हे मला प्रशस्त वाटेना पण हुकूम मोडावा असंही वाटेना त्यावेळी कायदेभंग चालू नव्हता म्हणून मी मसुरीहून निघालो संयुक्त प्रांताचे गव्हर्नर सर हार्कोट बटलर यांच्याशी वडिलांची चांगली ओळख होती त्यांना वडिलांनी एका मित्रत्वाचे पत्र लिहिले असला मूर्खपणाचा हुकुम आपण बजावायास सांगितल असण शक्य नाही सिमल्याच्या कोणीतरी फाजील हुशार ही शक्कल असावी असे त्यांनी पत्रात लिहिली होते। सर हारकोड यांच उत्तर आल की हुकूम कोणत्याही प्रकार त्रासदायक नव्हता आणि लखी हमी लिहून दक्ष जवाहरलालची मानहाणी झाली असती असंही नाही वडिलांनी प्रत्युत्तरात आपला मतभेद व्यक्त कल्यावर कळवल की हुकूम जाणून मोडण्याची इच्छा नाही परंतु आईची अथवा पत्नीची प्रकृती बिघडली अस्वि ते हुकुमाची पर्वा न करता मी मसुरीला गेल्यापासून राहणार नाही योगायोग असा की आईची प्रकृती अधिकच खालावली आणि वडील व मी दोघीही मसुरी जाण्याकरता निघालो निघण्याच्या आधी हुकुम रद्द केल्याची तार आमच्या हाती पडली सकाळी मसुरीला जाऊन पाहतो तो, तो हॉटेलच्या चौकात एक अफगाण वकील माझ्या मुलीला हातात घेऊन उभा होता मागवून असे कळले की माझ्या हद्दपारीमुळे आमच्याबद्दल अफगाण वकील मंडळात कुतूह निर्माण झाले व तेव्हापासून माझ्या आईकडे दररोज फळांची एक करंडी व फुलांचा एक गुच्छ अफगाण वकील मंडळाकडून पोस्ता हो लागला नंतर त्यांच्यापैकी एक दोघांशी आमची भेटही झाली व अफगाणिस्तानात या असे आग्राचं निमंत्रणही त्यांनी आम्हाला दिले पे नव्या राजवटीत अद्याप कायम आहे की नाही कोणास टाऊक या निर्वासनाच्या हुकुमामुळे मला अलाहाबाद दोन आठवडे काढावे लागले आणि तेवढ्या त्या मी किसान चळवळीशी जखडला गेलो हा संबंध पुढे पुढे फारच वाढला व त्याचा माझ्या मनावर खूप परिणामही झाला मी हद्दपार होऊन त्या सुमारास अलाहाबादला रिकामपणी बसलेला नसतो तर काय झाल असत असा विचार कधीकधी मनात येतो किसान चळवळीत मी बहुशा कव्हा नकेव्हा केवा तरी खेचला गेलोच असतो पण मग माझी जाणी निराळ्या मार्गाने झाली असत व माझ्या मनावर संस्कारी निराळ सुमटल असत मला आठवति असोणीश वीसच्या जूनमधे प्रतापगडच्या अगदी आतल्या भागातून सुमारे तीनशे किसान पन्नास मैलांची वाट तुडवीत अलाहाबादला आल तिथल्या प्रमुख राजकीय फुडाऱ्यांचे आपल्या दुःखद अवस्थेकडे लक्ष वेधावे असा त्यांचा हेतु होता त्यांचा म्होरक्या रामचंद्र हा तिथला राहणारा नव्हता हो यमुनेच्या एका घाटावर काही किसान बैठक मारून बसले आहेत असे मला कळल्यावरून काही मित्रांसमवेत मी तिथे गेलो तालुकदाराहून होणारी अतिरिक्त पिळवणूक अमानुष छळ वगैरे संबंधी आपली कहाणी त्यांनी मला सांगितली ही स्थिती असह्य होत आहे असंही ते म्हणाले आमच्या सांगाती चला विचारपूस करा आम्ही घराणी मांडण्यासाठी इतवर आलो म्हणून रागावलेले तालुकदास सूड घेतील त्यापासून आम्हाला वाचवा असंही त्यांनी विनवल ही भाषा ऐकायलाच तयार नव्हत हो मला थे। त्यांनी खरोखरी धरूनच ठवल शेवटी एक दोन दिवसांनी त्यांच्या भागात येतो असं मी वचन दिल काही सहकार्यासमवत मी तिकड गेलो व तीन दिवस आगगाडीपासून आणि पक्क्या सडकेपासून दूर असणाऱ्या खेड्यात घालवल त्या भेटीन माझे डोळ लक्क उघड तो सर्व टापू उत्साहने चैतन्यमय झाला होता व लोकांमधी विलक्षण लगबग चाललिली होती थोडी सूचना दिली की पुरे लोकांचे थवेचा थवे जमत एक खेडे दुसऱ्याला दुसरे तिसऱ्याला वर्दी देई आणि सर्व माणसे खेड्याबाहेर लोटत आणि सभास्थानाकडे येणाऱ्या बायका पुरुषांची व मुलांची शेतातून मुंग्याप्रमाणे रीग लागलेली दिसत असे यावून तातडीची सभा असली तर सीताराम अशी आरोली दिली म्हणजे सर्व देशांना ती निनादत असे आणि इतर खेड्यातून तिला प्रत्युत्तर मिळून लोक धावतच येत असत श्री पुरुषांच्या अंगावर लखतरे असली तरी त्यांच्या चेहऱ्यावर उत्साहाच्या लहरी उमटलेल्या दिसून येत व काहीतरी चमत्कार घडून येणार असून त्यामुळे त्यांची दुःखे नष्ट होणार आहेत अशी आशा त्यांच्या डोळ्यात चमकत नाही आम्ही त्यांच्यासाठी काही वरदान घेऊन आलो आहोत त्यांना आशास्थानाकडे नेणारे आम्ही जणू काही वाटाळे आहोत असे समजून ते आमच्याकडे मोठ्या प्रेमाने व आशेने पाहत असत आणि तरे, तरे आमच्यावर माया करीत त्यांच्या दारिद्र्याकडे आणि अपरंपार कृतज्ञतेकडे पाहिले की माझे अंतकरण दुःखाने व लजेने भरू माझ्या सुखासीन आणि निष्काळजी आयुष्याचा विचार मनात आला की लज्जा वाटे आणि हिंदुस्थानातल्या लाखो अर्धनग्न स्त्रीपुरुषांकडे दुर्लक्ष करणारे आमचे शहरी राजकारण किती क्षुद्र याची जाणीव झाली आणि दारिद्र्याच्या आणि मानहानीच्या पुरात बुडालेले हिंदुस्तान पाहिले की दुःख वाटत असे नग्न उपाशी पिळलेल्या आणि गांजेल्या हिंदुस्तानचे नवे चित्र माझ्या दृष्टीसमोर उभे राहिले आणि लांब शहरातून सहजगत्याभेटीस आलेल्या अमापरस्तांवरची त्यांची श्रद्धा पाहून मनाला एक नव्या जबाबदारीची जाणीव झाली त्यांचे दुःख सारखा वाढत जाणारा व वा कंबडे मोडून टाकणारा खंडाचा बोजा बेकायदेशीरपणे केलेली लुवाडणूक खोपटातूर्व जमिनीवरून त्यांची करण्यात आलेली हकालपट्टी मारपीट वगैरे संबंधी त्यांनी सांगितलेल्या कहाण्या मी ऐकल्या जमीनदारांचे पित्ते सावकार आणि शिपाई हे गिदाडांप्रमाणे त्यांना घेरून टाकत असत सर्व दिवसभर राबून ते जे पिकवी ते त्यांच्यापाशी राहत नसे श्रमाचे त्यांना मिळणारे फळ म्हणजे लाथाबुक्क्या शिव्या आणि विधभर खोल गेलेले पोट ते, ते हजर असलेल्या पुष्कळ लोकांना जमीन राहिली नव्हती हो जमीनदारांनी त्यांना बाहेर काढले होते जमीन सुपीक असली तरी तिच्यावरील बोजा बेफाम वाढला होता शेतजमिनीचे लहान लहान तुकडे पडले होते आणि त्यांच्यावर पोट भरणाऱ्यांची मनस्वी झाली होती शेत मिळवण्यासाठी चाललेल्या धडपडीचा जमीनदार फायदा घेत कायद्याप्रमाणे शेकडा अमुक टक्क्याहून जास्त खंड घेता येत नसल्याकारणाने ते बेकायदेशीर पैसे उकलत कुळांना दुसरे गत्यंतर नसल्यामुळे सावकरांकडून कर्ज काढून जमीनदारांचे खिसेदे भरत असत आणि मग कर्ज आणि खंड यापैकी कशाचीच फेट झाली नाही की जमिनीवरून त्यांची हकालपट्टी होऊन ते सगळेच गमावून बसत ही, ही प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे व शेतकरी बिकारी होत चालले आहेत असे असता वातावरण एकाएकी गरम होण्याचे व लोकांनी उग्रस्वरूप धारण करण्याचे कारण काय आर्थिक परिस्थिती पण आर्थिक परिस्थिती कारण म्हणावी तर सर्व औन प्रांतात हीच दशा आढवण्यात शेतकऱ्यांनी एकोणीसशे व एकोणीशे साली उचलखाली ती फक्त प्रतापगड रायबरेली आणि फैजाबाद या तीन जिल्ह्यापुरतीच याच कारण एवढ़ की बाबा रामचंद्र याच नेतृत्व त्या भागातल्या शेतकऱ्यांना लाभल होते रामचंद्र हा महाराष्ट्री होता त्याने फिजीबेटात मुदतबंदीच्या मुजराचे काम केल होते तिथून परतल्यावर तो फिरत फिरत औन प्रांताकड वळला तुळशीदासांचे रामायण वाचत व कुळांची घराणी ऐकत तो भटकत असे त्याच्या अंगी चांगल्या प्रकारे संघटन कौशल्य होत सभा भरवून आपल्या दुःखासंबंधी विचार करण्याची गोडी त्याने शेतकऱ्यात उत्पन्न कल्यामुळे त्यांच्यात एकीची भावना निर्माण झाली कधीकधी शेतकऱ्यांच्या प्रचंड सभा भरत अशा प्रसंगी आपल्या शक्तीची ओळख त्यांना होत असीताराम या शब्दाला रामचंद्राने युद्ध घोषणेचे स्वरूप प्राप्त करून दिल होत शेतकऱ्यांची संघटना त्याने कली खरी परंतु कार्यक्रम असा त्यापाशी कोणताच नव्हता शेतकऱ्यांना त्याने अलाहाबादपर्यंत आणल होत शेतकरी चळवळीत रामचंद्राने पुढेही प्रामुख्याने भाग घेतला आणि दोन तीन वेळा शिक्षा भोगल्या परंतु नंतर असे आढळून आले की तो बेजबाबदार व अविश्वासाह माणूस आहे शेतकरी चळवळीला पोषक अशी भूमी औंमध्ये होती औंधमधे तालुकदारांचा सा अंमल चालतो तालुकदार स्वतःला औंचरदार असे म्हणून घेतात जमीनदारी पद्धतीच अत्यंत हिडीस स्वरूप तिथे पहाव्या सापडत जमीनदारांची पिळवणूक असह्य होत होती आणि शेतमांची संख्या फुगत चालली होती थोडक्यात म्हणजे कुळांचा एकच वर्ग तिथे शिल्लक राहिला असल्यामुळे हो संघटित प्रयत्न करण शक्य झाले हिंदुस्तानच सामान्यपणे दोन विभाग करता येतील मोठमोठ्या जमीनदारांचा एक भाग आणि रयतवारी पद्धती अंमलात असलखा दुसरा भाग काही काही ठिकाणी जमीनदारी व रयतवारी अशी दोन्ही पद्धतीच मिश्रण झाल आह बंगाल बिहार व संयुक्त प्रांत यांच्यामध्ये जमीनदारी अस्तित्वात आहा रयतवारी विभागातले शेतकरी सापक्षतया जरी सुखी असले तरी त्यांची स्थिती करुणास्पदच आहे। रयतवारीच्या पंजाब व गुजरात प्रांतातला शेतकरी जनता जमीनदारी विभागातल्या कुळापेक्षा पुष्कळ सुखी आह जमीनदारी प्रदेशातल्या निनिळ्या प्रकाराच्या कुळांच हितसबंध परस्पर विरोधी असल्यामुळे संगणित प्रयत्न करण अवघड होत औंधमध्ये मात्र एकोणीशे साली एकाच प्रकारची म्हणजे थोड्या मुदतीची कुळ होती अधिक खंड देणारे कुळ भि जुन्या काळाची हकलपट्टी करण्यात येत अस एक प्रकारची प्रकारचीच कुळ औंधमध मुख्यता असल्यामुळे त्यांची संघटना करणे सोप झाले अल्पमुदतीच्या कुळांना सुद्धा औंधमध्यश्वती अशी काहीच लाभत नस खंडाची पावती जमीनदाराकडून क्वचितस मिळ व खंड थकलेला आहे हे, हे ठणीतले हमखास निमित्त सांगून कुळाची हकलपट्टी करता येईल पैसा उकळण्याच बेकायदेशीर मार्ग तर असंख्य होते मला सांगण्यात आल की एका तालुक्यात तर पन्नास निरनिराळ्या प्रकारचे कर द्यावे लागत जमीनदाराच्या घरी लग्न निघाले मुलगा विलायते शिक्षणासाठी चालला नवीन मोटार घेतली तर त्याबद्दल कुळांना जादा कर द्यावे लागत अशा विशिष्ट करांना मटन हातौना अशी नावे तिकडे प्रचलित आहेत अशी स्थिती असता मोठमोठ्या शेतकरी चळवळी उभ्या रहाव्यात यात नवल नाही तथापि नवलाची गोष्ट वाटली ती ही की शहराच्या अथवा कोणत्याही राजकारणी व्यक्तीच्या सहाय्याशिवाय या चळवळी स्थानिक उत्साच्या बळावर फोफावत होत्या शेतकरी चळवळीचा काँग्रस्तशी अथवा नवीनच उदयास येणाऱ्या असहकारितशी काळी इतकाही संबंध नव्हता हो परंतु ही गोष्ट खरी की असहकारितेची चळवळ काय अगर शेतकऱ्याची चळवळ काय या दोन्ही व्यापक आणि प्रबळ चळवळी एकाच कारण परंपरेतून उदयास आल्या होत्या शेतकऱ्यांनी एकोणीशे सालच्या दक्षव्यापी हाताळात भाग घेतला आणि गांधीजींचे नाव खिड्यात लोकप्रिय झाल अम्मा लोकांना या शेतकरी चळवळीचा मूळीच सांगपत्ता नव्हता याच मला आश्चर्य वाटले कोणत्याही वृत्तपत्रात यासंबंधी एक ओळही येत नव्हती कारण त्यांना शेतकऱ्यांबद्दल कळकळच वाटत नसे आम्ही खऱ्या जनतेपासून किती दूर आहोत आणि आम्ही ज्या जगात राहतो काम करतो आणि चळवळी चालवतो ते किती संकुचित आहे याची जाणीव मला त्यावेळी झाली